स्कंध आठवा अध्याय नववा वर्षगत ईश्वराचे वर्णन भक्तांवर अनुग्रह करण्यास सिद्ध असलेला भगवान हरी हा हरी वर्षात शांत मनाने वास्तव्य करीत असतो तो सर्व पापांचा नाश करतो असुर योनी जन्मास आलेला जो भक्त श्रेष्ठ प्रंधात तो त्या हरीचे सुंदर वदन पाहून त्याची स्तुती करतो त्याच्या अंतकरणात भक्ती परिपूर्ण भरलेली आहे कारण त्या हरी प्रेम आणि गुण प्रंधात पूर्णपणे जाणतो प्रलाद म्हणतो भगवान नरसिंहाला माझा नमस्कार असो हे देवा तू सर्व तेजांचेही तेज आहेस म्हणून तुला माझा साष्टांग नमस्कार असो हे ईश्वरा आता तू प्रकट हो हे वज्राप्रमाणे दाढा असलेल्या नारायणा तू माझ्या कर्मवासनांचा संपूर्ण क्षय कर आणि अज्ञानाला ग्रासून टाक ओम स्वाहा माझे अंतःकरण शांतीचे वस्तिस्थान हो ओम क्षौम या विश्वाचे कल्याण हो, तसेच सर्व दुष्ट आपल्या क्रूरतेचा त्याग करोत सर्व माणसं एकांतात राहून भगवान शंकराचे नामस्मरण करोत मनात शांती बसो अधोक्षजाच्या ठिकाणी आमची मती अहेतुकपणे प्रविष्ट होवो घर स्त्री पुत्र द्रव्य आणि बांधव या ठिकाणी माझी आसक्ती न राहू हो। जर आमच्या मनात प्रीतीच निर्माण होणार असेल तर ती भगवंताविषयी निर्माण होवो प्राणवृत्ती झाल्याने अत्यंत संतुष्ट होणारा आत्मज्ञानी पुरुष ज्याप्रमाणे सत्वर सिद्धी पावतो तसा विषयात रममाण झालेला ग्रहस्थ सिद्धी पावत नाही गंगा वगैरे तीर्थावर स्नान केल्याने केवळ शरीराचा होतो पण भगवत भक्तांच्या संगतीमुळे अथवा मुकुंदाचे चरित्र वगैरे श्रवण केल्यास त्या योगे भक्तांच्या अंतकरणात भगवत प्रेम निर्माण होते आणि मनाला चिकटलेला मल नाश पावतो भगवंताच्या चरित्राचा हा उत्तम प्रभाव आहे म्हणून मुकुंदाची सेवा कोण बरे करणार नाही कल्पना मिथ्या आहेत त्यामुळे तेथे हरिभक्त वास्तव्य न करता बाहेर धावत असतो पण विषय सुखाक्त असलेले त्या महान गुणांची प्राप्ती कशी होणार कारण उदक हा ज्याप्रमाणे सर्व जलचरांचा आत्मा आहे तसेच हा साक्षात भगवान हरीच प्राण्यांचा आत्मा आहे विद्वानाने हे मान्य केले आहे पण त्याला सोडून जर प्राणी गृहात आसक्त झालाच तर त्याचे महत्व वयावरूनच ठरणारे आहे तो ज्ञानाने मोठा नव्हे म्हणून तृष्णा अभिमान खेद क्रोध मान लालसा भय आणि दैन्य यांचे निमित्त आणि जन्ममरण रूप चक्र जसे जे गृह त्याचा त्याग करून जे चरण निर्भय आहेत अशा नरसिंह चरणांची सेवा करावी अशा प्रकारे तो करतो कारण तोच नरहरी पापरूपी हत्तीचे मर्दन करण्यास समर्थ आहे आणि प्राण्यांच्या हृदय कमलात वास्तव्य करणार आहे केल वर्षामध्ये भगवंताने स्मराचे रूप म्हणजे कामाचे रूप धारण केले आहे त्या वर्षात राहणारे राजे त्या ईश्वराची सर्वदा पूजा करीत असतात मोठ्याना मान देण्यास सिद्ध असलेली अशी ती क्षीरसागराची कन्या लक्ष्मी ही त्या वर्षाची अधिकारी आहे ती सुद्धा पुष्कळ स्तोत्रे गावून त्या भगवंताची उपासना करते ती लक्ष्मी उर्फ रमा म्हणते ओम राम ह्रीम हृम त्या भगवान वासुदेवाला म्हणजे त्या इंद्रियाच्या अधिपतीला माझा नित्य नमस्कार असो सर्वज विशेष गुण असल्याने त्या योगे पूजन आणि अवरुप्ञ संकल्पति जिहा निका वी पाद वायु उपस्थ मन शब्द स्पर्श रूप रस गंध य सोला कला युक्त है जो वेदक्त कर्माचे अधिष्ठान आहे तो अन्नमय म्हणजे देहरूप आहे जो अमृतमय म्हणजे परमानंद रूप आहे तसाच जो सर्वरूप असून साक्षात बल वीर ओज सौंदर्य आणि काम यांची मूर्तीच आहे त्याला सर्वदा वंदन असो ज्या स्त्रिया व्रतांच्या योगाने तुमच्यासारख्या इंद्रियाधिपतीची आराधना करतात आणि लौकिक जीवनात योग्य अशा पतीची अपेक्षा करतात त्यांची आपत्ये प्रिय वित्त पतिव्रत्त्य आणि आयुष्य यांचे ते पती परतंत्र असल्यामुळे संरक्षण करीत नाही पण जो स्वतः निर्भय असल्याने इतर भीतीने व्याकुळ झालेल्यांना नित्य संरक्षण देतो तोच खरा पती होय हे देवा तो तूच एकटा आहेस हे भगवान तुला आत्मलाभापेक्षा अधिक कशाची अपेक्षा नाही कारण असे जर नसते तर द्वितीयत्वामुळे अनेक स्वतंत्र राजांप्रमाणे परस्पर भय शिल्लक राहतेच जी स्त्री तुझा पदकमलांची पूजा करण्याची इच्छा करते ती मात्र कशाचीही इच्छा करीत नाही तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यातून काही इच्छा मनात धनून तुझी पूजा केल्यास पूजकाची तू फक्त इच्छा पूर्ण करतोस पण त्याचा भोग संपला म्हणजे हे भगवान त्याला दुःख होते हे महासामर्थ्यवाना माझ्या प्राप्तीसाठी इंद्रिय सुखाची लालसा मनात धरून विष्णुदेव असुर इत्यादी सर्वजण उग्र तपाश्चर्या करीत असतात पण हे देवा तुझ्या पदकमलामध्ये एकचित्त झाल्याशिवाय त्यांना माझ्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही कारण मी नित्य तुझ्याच हृदयात आधीन होऊन वास्तव्य करीत आहे म्हणून हे अच्युता तू भक्ताच्या मस्तकावर कमलरूपी वरधास्त ठेवतो तो वरधास्त माझ्याही मस्तकावर ठेव कारण सर्वांनी त्याच हस्तकमलाची स्तुती केली आहे पण हे देवाईश्वरा अनादराने तू मला चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले आहेस तेव्हा तुझ्यासारख्या ईश्वराची मायेमुळे घडणारी लीला जाणण्यास कोण बरे समर्थ आहे लोकांना बंधूच्या आकाराने भासणाऱ्या कामाची प्रजापतींप्रमाणे सर्व वर्षाचे अधिपती कामसिद्धिवावी व्हावी म्हणून तुझी स्तुती करतात रम्यक नावाच्या वर्षात भगवानाची श्रेष्ठ मूर्ती आहे ती माशाच्या आकाराची आहे ती मूर्ती ही सर्व देवांना आणि असुरांना पूजनीय आहे प्रत्यक्ष मनुही त्या देवमूर्तीची नित्यपूजा करीत असतो मनू म्हणतो अत्यंत मुख्य अशा तुला हे देवा मी वंदन करीत असतो तू सत्वाने प्रमुख असून प्रत्यक्ष सूत्रात्मा आहेस तसेस, तू वीर्यवान आणि बलवान आहेस म्हणून तुझ्यासारख्या महामत्स्याला माझे वंदन असो हे ईश्वरा तूच हे सर्व व्यापून राहिला आहेस पण कोणत्याही लोकपाला तुझे स्वरूप दिसत नाही फक्त तुझा वेदरूप नाद ऐकू येत असतो लाकडाच्या बाहुलीला असे सामान्य पुरुष स्वाधीन ठेवतो त्याप्रमाणे केवळ नावाच्या योगाने ज्याने हे सर्व स्ववश करून घेतले आहे तो ईश्वर तूच आहेस अशा तुझा त्याग करून जे लोकपाल मत्सर रूपी ज्वराने पीडित झालेले आहेत त्या लोकपालांना वेगवेगळे अथवा सांघिक रीतीने प्रयत्न केले तरी तुझे रूप दिसत नाही ते या ठिकाणी जंगल आणि स्थाबराचे संरक्षण करू शकले नाहीत हे ईश्वरा आपण या प्रलयकालाच्या समुद्रातून स्वतःच्या सामर्थ्याने आणि तेजाने या मनुसह औषधी वेली यांच्या साठ्याने समृद्ध असलेल्या पृथ्वीचे रक्षण केलेत केवळ हे प्रभू आपले सामर्थ्य म्हणून आपण या जगातील प्राणांचा समुदायच आहात तुम्हाला माझा नमस्कार असो अशा रीतीने हे नारदा सर्व राजे लोकात सर्वोत्तम त्या देवादी देवाची स्तुती करतो तो मत्स्याचा अवतार घेतलेला देव सर्व संशयांच्या छेदास कारण आहे या देवाच्या ध्यानाने सिद्ध होणारा जो योग त्याच्यामुळे मनूचही सर्व नाहीसे होते तो सर्वोत्तम भगवत भक्त भक्ति हो त्या की सेवा करीत